प्रकरण सतरावे सूत्र अकरावे सर्व दृश्यते स्वस्थ सर्व आशय समस्त वासना मुक्तो मुक्त सर्व राजे अष्टावक्र म्हणतात मुक्त पुरुष सदैव शांत स्वस्थ व सर्वत्र निर्मळ आशय पाहणारा होतो सर्व वासना विरहित झाल्याने सर्वत्र शोभून दिसतो अडकलेला असतो व ती त्याचे जीवन झालेली असतात त्यामुळे तो कधी स्वस्त शांत असा होऊच शकत नाही परंतु ज्ञानीपुरुष हर्षभिषादख दुःख या सर्व प्रकारच्या द्वंद्वातून बाहेर पडून सदैव शांतपृत्तीने जगतो द्वंद्वमुक्त झाल्यामुळेच त्याला ही स्वस्थता लाभते सर्व वासनातून तो मुक्त झाल्यामुळेही ही मानसिक स्थिर वृत्ती त्याला प्राप्त होते वासनाग्रस्त मनुष्य एका संकुचित मर्यादित वर्तुळातच विचार करतो त्याची वैचारिक दृष्टीची झेप वृत्ती कार्य सर्व काही त्या संकुचित वर्तुळातच होत असते तो दुसऱ्याच्या हिताची पर्वा न करता आपल्या हितसंबंधांचा व स्वार्थाचा विचार करतो त्यासाठीच काम करतो व त्यामुळे तो क्षुद्र अर्थ होतो ज्ञानी माणूस मात्र वासना विरहित झाल्यामुळे सर्व गोष्टीत शुभ आणि निर्मळ व्यापक अशा हिताचा अर्थ शोधतो हे सारे विश्वच माझे घर आहे अशी त्याची वसुधैव कुटुंबकम अशी भावना झालेली असते अशी व्यक्ती सर्व ठिकाणी शोभून दिसते प्रकरण सतरावे सूत्र दुसरी न कदाचित जगत तस्मिन तत्वज्ञ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 जे होते ते सुद्धा सुटून गेले या विचाराने या लोकांची स्थिती फारस दयनीय होते सर्व काही सोडून सुद्धा काहीच मिळाले नाही मानसिक तृप्ती सुद्धा मिळत नाही जे प्रत्यक्ष हातात आहे ते हातचे सोडून दुसऱ्या काल्पनिक बाबींच्या मागे धावणारा काही विवेकी मनुष्य नसतो तो मूर्ख असतो कशाचा त्याग करणे सोडणे ही काही ज्ञानप्राप्तीची पूर्ण शर्त नाही जर उच्च दर्जाचे ज्ञान प्राप्त झाले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 हा साधना करू इच्छिणाऱ्यांसाठी नसून ज्ञानप्राप्ती झालेल्यांच्या साठी आहे ही साधनासूत्रे नसून आत्मज्ञानी माणसाचा व्यवहार कसा असतो हे सांगणारी ज्ञानी माणसाकरता सांगितलेली सूत्रे आहेत ही आत्मज्ञानाची कसोटी आहे साधनासूत्रे समजून याचा स्वीकार केल्यास चुकच होईल ती एक दिशाभूल होईल केवळ सर्व गोष्टींचा त्याग केल्याने आत्मज्ञान होत नाही मुनी श्रेष्ठ अष्टावक्र स्वामी सुद्धा हेच सांगतात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 अष्टावक्र म्हणतात ज्या पुरुषासाठी संसार क्षीण झाला आहे त्या पुरुषात हिंसा नाही करुणा नाही उद्धटपणा नाही व लाचारीही नाही आश्चर्यही नाही आणि क्षोभही नाही ज्या पुरुषाला आत्मज्ञानाचा लाभ झाला आहे त्याच्यासाठी हा संसार असला काय आणि नसला काय त्याला काहीच फरक पडत नाही हा संसार त्याच्या मनात पूर्णपणे क्षीण झालेला असतो संसाराप्रती त्याच्या मनात कोणतेच आकर्षण उरलेले नसते वासना मोह ममता स्वार्थ माया यांच्या प्रभावामुळे या संसाराकडे बघताना त्याला पूर्वी चांगले वाईट स्वीकारण्यास योग्य त्याग करण्यास योग्य या प्रकारचे भेद जाणवत होते पण आता संसाराकडे बघण्याची वृत्तीच बदलून गेल्यामुळे तसे भेद दिसतच नाहीत हिंसा करुणा उद्धटपणा विनम्रता दिनता लाचारी या गोष्टी तेव्हाच संभवतात जेव्हा कुणीतरी दोन व्यक्ती व पदार्थ अस्तित्वात आहेत तोपर्यंतच मनुष्या मनुष्यामध्ये फरक जाणवतो जेव्हा संपूर्ण सृष्टीत एकच आत्मा आहे तेव्हा कोण कुणाची हिंसा करणार आणि कोण कुणाला करुणा दाखवणार आपोआप हे सर्व लुप्त होते प्रयत्नपूर्वक दया करुणा व अहिंसा करावी लागत नाही व तिच्यावर भाषण देत फिरण्याचीही खऱ्या संतला गरज भासत नाही अहिंसेवर भाषण देणे ही एक प्रकारची वासन आहे कशाला तरी नैतिक व कशाला तरी अनैतिक ठरवणारी माणसा माणसात फरक करणारी दृष्टी अस्तित्वात आहे सर्वत्र एकच आत्म असेल तर सारे भेद सद्गुण आणि दुर्गुण हे सुद्धा लुप्त होतात मग कोणतेही अनुब्रत करावे लागत नाही अशा ज्ञानी माणसाला कशाचेही आश्चर्य वाटत नाही व वा कशामुळे त्याचे अंतकरणाचा क्षोभ होत नाही या जगाकडे व जगातील प्रत्येक बाबीकडे तो आपल्या स्वभावानुसार उपेक्ष व स्वयं शासना स्वच्छंद जगत तो दुसर विरुद्ध वर्तन कर अनुकूल ही वर्तन करो स्वतः स्वभाव ईश्वर सुधा है तो दयावान नहीं आशील ही नहीं ईश्वर हिंसक नहीं आहिंसक ही नहीं तो कुछ शिक्षा कर कुीसे ही देते नहीं हि सृष्टि सुध्धा ईश्वर ने तैयार के लिए तो तालवीत सुधा नहीं सृष्टी तर तिच्या स्वतःच्या नियमाने विशिष्ट नियमांनी अभिव्यक्त होत आहे म्हणून परमात्मा हा करता नाही किंवा भोगताही नाही ज्ञानी सुद्धा याप्रमाणे ईश्वरा समान होतो प्रकरण सतरा सतरा नमुक्तो विषयद्वेष्टा नवा विषय लोप असत्य प्राप्तमुपास अष्टावक्र म्हणतात मुक्त पुरुष विषयांचा द्वेष करत नाही व तो विषय लोलूप सुद्धा नसतो तो सदैव आसक्ती रहित होऊन प्राप्त व अप्राप्त वस्तूंचा उपभोग घेतो अष्टावक म्हणतात की जीवनमुक्त व्यक्ती हीच सर्वधिक उपभोग घेणारी व्यक्ती आहे संसारातल्या क्षणभंगुर व क्षुद्र भोगांचा त्याग करून आत्मानंदाचा शाश्वत भोग जीवनमुक्त घेत असतो तो विषयांचा द्वेष करत नाही किंवा विषय लोलूप सुद्धा नाही ढोंगी साधू विषयांचा तिरस्कार करत असल्याने त्या भावनेच्या ओझ्यामुळे दुःखी राहतात आणि विषयातच आसक्त होऊन गुरफटल्यामुळे संसारिक माणूसही दुःखी राहतो जे मिळाले आहे त्यामुळे दुःखी आहे व जे मिळाले नाही त्यामुळे सुद्धा तो दुःखी आहे अज्ञानी माणसाची वैचारिक दृष्टीच अशी असते की ज्यामुळे तो सतत व सर्व प्रकारच्या परिस्थितीत रडतच राहतो प्रसन्न होण्याची आनंदात राहण्याची कला त्याला येतच नाही त्या कलेचे ज्ञान व प्राप्ती ज्ञानी माणसालाच झालेली असते ज्ञानी माणसाला कशाचीच आसक्ती नसते आसक्ती असणारच दुख़ी, चिंतित आणि तणावग्रस्त असतो ज्ञानी माणूस जे प्राप्त झाले त्याचा उपभोग घेतो व जे प्राप्त झाले नाही त्याची चिंता करत नाही जे आहे त्याने आनंदीत राहतो व सर्व प्रकारच्या परिस्थितीत आनंदात राहतो स्वामी रामकृष्ण परमहंस यांनी एकदा सांगितले होते की आम्ही संसार सोडला व आम्हाला परमात्म्याची प्राप्ती झाली म्हणून आम्ही क्षणभंगूर गोष्टींचा त्याग केला व आता परमशाश्वत भोगाचे मानकरी झालो आहोत म्हणून आम्हीच महान भोगी आहोत तुम्ही परमात्मा सोडला व संसार प्राप्त केला म्हणून या क्षणभंगुरपणातच जखडून रडत आहात भोग कसला घेणार तुम्ही तुम्ही तर सदैव रडतच राहणार क्षुद्र गोष्टींसाठी तुम्ही विराटाचा त्याग केला तुम्ही महान त्यागी आहात वो आम्ही महान भोगी आहोत हिताचित्तो न कैवल्यम यस्थित अष्टावक्र म्हणतात शून्य चित्त माणूस समाधान व असमाधान किंवा हित आणि अहित यांचे पर्याय जाणत नाही तो तर केवळ वा कैवल्याप्रमाणे स्थिर आहे चित्त जेव्हा शंकित होते उद्विग्न होते तेव्हाच संकल्प आणि विकल्प सुचू लागतात तेव्हा समाधान व असमाधानाचे विचार निर्माण होतात तेव्हाच हित आणि अहित यांचा विचार सुरू होतो हे सर्व अहंकारामुळेच होते क्षुब्ध व चंचल मनात इच्छेच्या वासनेच्या लाटा निर्माण झाल्यावरच हे आक्षेप विक्षेप निर्माण होत असतात जर मन वासना झाले शांत झाले त्यात विचार इच्छा कामना यांच्या लाटा निर्माण होणे बंद झाले तरच कैवल्याची स्थिती प्राप्त होते असा माणूस केवळ आत्म्यातच एकरूप रूप होऊन स्थिर असतो आत्म्याशिवाय त्याला दुसरी काही सुचत नाही असाच माणूस जीवनमुक्त असतो प्रकरण सतरावे सूत्र एकोणीसावे निर्ममो निरहंकार नकिचिती निश्चित अंतर्गलित सर्वाश कुरवन अष्टावक्र म्हणतात ज्याच्या सर्व इच्छा अंतर्मनातून नाहीशा झाल्या आहेत व जो खात्रीपूर्वक जाणतो की दृश्य जग कोणत्याही प्रकारे अस्तित्वात नाही तोच ममतारहित अहंकार शून्य पुरुष कर्म करून सुद्धा त्यामुळे कर्मबंधनात अडकत नाही याप्रमाणे ज्याच्या अंतर्मनातून सुद्धा सर्व इच्छा गळून पडल्या आहेत तो शून्य चित्त होऊन आत्मरूपात एकरूप होतो तो आत्मेशिवाय कशालाही ओळखत नाही मग दुसऱ्या कशाची आशा धरणार आणि कशा करतात ज्ञानप्राप्ती झालेला असा पुरुष कुणाच्याही माया ममतेत अडकत नाही व कोणताही अहंकार त्याच्या मनात उद्भवत नाही मी पणाचा अभाव झाल्यामुळे कर्ते पण पडते कर्म त्याच्या हाताने घडून सुद्धा त्याने काहीच केलेले नसते कारण तो केवळ उपकरण म्हणून उरतो परमेश्वर जे त्याच्याकडून करून घेतो ते तो करून टाकतो अशी व्यक्ती सर्व प्रकाश स्वप्न दशाम काम संप्राप्त भवेत गलित मानस अष्टावक्र म्हणतात ज्याचे मन गळून पडले आहे आणि मनातून कर्म मोह स्वप्न आणि जडता सर्व समाप्त झाले आहेत तो पुरुष वर्णन करता येत नाही अशी श्रेष्ठ स्थिती प्राप्त करतो आत्मज्ञानात मुख्य बाधा मनाचीच आहे कर्म मोह स्वप्न आणि जडता यांचा आभास मनामुळेच होतो म्हणून ज्याचे मन गळून पडले आहे त्याचे कर्म मोह स्वप्न व जडता सुद्धा संपुष्टात येतात अशी व्यक्ती सदैव पूर्ण चैतन्य रुपी जागृत अवस्थेत स्थिर वृत्तीने जगते या अवस्थेचे वर्णन करता येत नाही हिलाच कैवल्य अवस्था म्हणतात तिचे वर्णन ती अनिर्वचनीय आहे असेच करावे लागते सर्व ज्ञानीपुरुषांनी सांगितले आहे की ती स्थिती अवर्णनीय आहे वर्णनातीत आहे वेदांनी याच स्थितीला ऋत व कबीराने अमानित अशा म्हटले आहे भगवान परमेश्वर परमात्मा ब्रह्म सत्य अशाच व्यक्तीमध्ये स्थित असतो हाच खरा स्वभाव आहे हाच परमश्रेष्ठ नियम आहे हेच खरे ज्ञान आहे